वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग एकशे आठवा भरताची समजूत घालणाऱ्या रा धर्मज्ञ रामाला ब्राह्मण जाबाले धर्माला सोडून असे बोलला छान छान रामा अरे तुझी बुद्धी अशी अर्थशून्य होऊ देऊ नको कारण तपत अशी तुझी आरेब्य ती सामान्य इतर जनासारखी असू नये कोण कुणाचा भाऊ कुणी कुणाला काय द्यावे जन्माला येणारा प्राणी एकटाच जन्माला एकटाच मरतो म्हणून रामा ही माता हा पिता अशा रीतीने जो मनुष्य मनाने चिकटेल तो भ्रमिष्ठ आहे असे समजावे हे कुणाचे नाही परगावी निघालेला माणूस ज्याप्रमाणे बाहेर एक मुक्काम करतो आणि तो मुक्काम उठवून दुसऱ्या दिवशी दुसरीकडे मुक्काम टाकतो याच रीतीने पिता माता घर संपत्ती हे मनुष्याचे केवळ मुक्काम आहेत सज्जन त्यांना चिकटून राहत नाही म्हणून हे नरश्रेष्ठा तू पित्याचे राज्य टाकून देऊन दुःखदायी बिकट कंटकमय अशा भरत्याच मार्गाला लागत आहेस हे योग्य नाही समृद्ध अयोध्येला येऊन स्वतःला अभिषेक करून घे कारण ती नगरी वियोगी स्त्रीप्रमाणे तुझीच वाट पाहते राजपुत्रा उत्कृष्ट बहुमोल राजभो भोगत स्वर्गात जसा इंद्र तसा तू अयोध्येत विहार कर दशरथ तुझा कोणी लागत नाही तू त्याचा कोणी लागत नाहीस राजा वेगळा तू वेगळा म्हणून जसे तुला सांगतात तसे तू कर जंतुचा जन्मदाता पिता हा केवळ बीज म्हणून असतो ऋतुमती झालेल्या मातेशी संजीव होऊन पुरुषाचे शुक्र आणि स्त्रीचे शोणीत मिसळते त्यातून मनुष्याचा या रोखी जन्म होतो राजाला जिकडे जाणे भाग होते तिकडे तो गेला भूतांची ही प्रवृत्तीच आहे तू विनाकारण नकार देत आहेस अर्थकारणात धर्माने वाघो म्हणता त्यांच्या त्यांच्याविषयी मला दुःख वाटते इतरांविषयी वाटत नाही कारण त्यांना इथे दुःखच मिळते आणि मृत्यूनंतरही विनाशाचा लाभ होतो अष्टका नावाच्या पितरांच्या श्राधात लोक गुंतात ती केवळ अन्नाची नासाडीच नाही का पहा बरे काय अन्न खातो या लोके एकाने खाल्लेले दुसऱ्याच्या देहाकडे वर जा, जर जात असेल तर प्रवासाला गेले श्राद्ध करावे म्हणजे त्यांना वाटेत काही खाण्याचे कारण पडणार यज्ञ कर दान दे दीक्षा घे तब कर टाक कर असे सांगणारे हे ग्रंथ बुद्धिमंताने दानाची भुरळ करता म्हणून केलेले महाबुद्धिमंता म्हणून पर असे काही नाही हे लक्षात घे जे प्रत्यक्ष आहे त्याच्याकडे लक्ष दे जे परोक्ष आहे त्याच्याकडे पाठ फिरव सर्व लोकांनी योग्य मानलेल्या सज्जनांच्या बुद्धीचा पुरस्कार करून भरताच्या विनवणीप्रमाणे तो राज्याचा स्वीकार कर अयोध्याकांडाचा एकशे आठवा सर्ग समाप्तो